त्यावेळी खऱ्या अर्थाने ब्रह्मत्म यायला प्राप्त होत असल्यामुळे आत्मविद्य सहाय्य आत्मविद्येचे करावया आत्मविद्येचे सहाय्य करावया हा शब्द आपण ते स्वतः खास वारी आपला वेत करून घेतो आपण खर्च पडतो आणि याला ब्रम्हूप कर महाराज म्हणतात या शब्दाचे शब्दा एक एक गोमटे शब्दाचे गोमटे एक एक काय एक त्या शब्दाचं गोमटी पण चांगली पण काय म्हणून मी वर्णन करू सगळ्यात मोठ वर्णन हे आहे त्यात जरी आतापर्यंत केलेलं वर्णन हे छोट्याच तर हे सगळ्यात मोठ्या कारण हे त्याचं खरं प्रामाणिकच वापर प्रामाणिक माणूस तो युद्धाच्या वेळी तुमच्या बरोबर साह्य करणं युद्धाबरोबर साह्य करून मदत करणं जिवंत असला तरी राज्य न घेता निघून जाणार प्रसंगाने आपलं तर प्राण जायची वेळेल की प्राण खर्ची काढणे वैभव आहे हे खऱ्या माणसाचं लक्षण आहे काहीतरी आता त्यावेळी सुभाषचंद्र बोस म्हणा लक्षात काय की तुम्ही माझ्याबरोबर जर युद्ध करायला आला तर करायला मला मदत करा पण ज्यावेळी विजय मिळेल त्यावेळी राज्य आमचं राहील बरं याच्यामध्ये जर तुम्हाला त्यावेळी त्याच्यात काही वाटा असेल तर आजच मदत करू नका मला मग मी माझ्या पायावर उभा राहणार मला तुमची कोणाची गरज नाही अशी अशा समजुतीचा दुर्योधन आहे समजा समजुतीचा फरक आहे ही सगळ्यात मोठी समजूत आणि सगळ्यात मोठी प्रामाणिकता एखाद्याला एखाद्या कामात मदत करून तिथून काहीही न घेता निघून जाणं हे चांगल्या प्रामाणिक शुद्ध माणसाचं काम माणसं नेहमी वकील शुद्ध का नाही त्याचं हे कारण तू काम कितीतरी करतो पण ते फी बघून काम असत उद्या जर एखादा वकील खरोखरच असं ठरवेल की कोणाची फी घ्यायची नाही काम करायचं तर तो दैवत झाला म्हणून झाला अजून काय संत तरी काय करता शिकत वकील पत्रच चालतंय हे लोभ नाही त्यांच्या चित्तात कोणता आत्मविद्येचं सहाय्य करण्याच्या बाबतीत आता स्वतः आपण निवृत्त होतो कधी निवृत्त होतो त्याची सीमा आपल्याला ही बाकीची व्यावहारिक वा देह संबंधी किंवा अंतर असलेल्या या विशेषतः घेऊ नका हा विषय ज्या मानाचा चाललाय त्या मनाचा अहमभाव तिथला अहमभाव तिथली वृत्ती म्हणजे वृत्ती ज्ञान अहम भाव निवृत्त होते हैं ज्ञान तो अहम हा अहम भाव है ब्रह्मास्मी अशा प्रकार वृत्ति ज्ञान है वृत्तिभाग निवृत्तला अहमभाव निवृत्त ब्रह्म ज्ञान शिलक रह ते उर्वरित राहतील त्यावेळी खरा जीव खऱ्या अर्थाने ब्रम्ह झालेला असेल त्यावेळी शब्द निघून गेलेला त्यावेळी शब्द निघून गेलेला अहमभाव याच्या बरोबर शब्द ज्यावेळी निघून जातो त्यावेळी जीवाला खरा ब्रम्मभाव प्राप्त होतो ब्रह्मत्व प्राप्त होत अशा प्रसंगी त्या क्षणी हा स्वतः निवृत्त म्हणून त्याचं वैशिष्ट्य शुद्धात्मगोचर आणि शुद्धात्मगोचनामध्ये ब्रह्मगोचर वृत्ती झाली त्यावेळी हा महाशय निघून जातो मी आता निघून जातो आता शब्द अनुवादो कैसे नाही कस्य आहे हे तो कैसे नाही कसं शक्य आहे आता निवांत गप्प बसणं हे त्याचं थोडकंच उत्तर आहे निवांत चरणी ठेवी जी माता निवांतो हे जी आता निवांत आपलं मस्तक त्या श्रीगुरु चरणी ठेवावं हे त्यामध्ये उत्तम आहे आणखीन तरी या शब्दा तुम्ही पण चांगले पण काय वर्णन करू त्याच्या चांगलेपणाचं हे वर्णन कळसाचं वर्णन आहे बाकीपण आहे सांगतो आपण स्वतः आपल्या भाषा गुंडाळून निघून जातो आपला तो हक्क जागी माणसं पोट करू घटकावर बसले तर माझी जागा म्हणायला तयार होतात सीट वर बसायचं असतं पुणे फक्त बावीस किलोमीटर तर तिथे गेल्यावर जाईपर्यंत तुझे करतो। या शब्दाने आरंभापासून ब्रह्मस्थिती प्राप्त होईपर्यंत मदत केली थोडा तरी अंश त्याने मागायला का हरकत यावं निधन तुम्ही घ्यायला तुम्ही द्यायला शिल्लक राहत नाही तो घ्यायला शिल्लक राहत नाही जाना हम ना तुम दफ्तर गम याचा हा अभिप्राय आहे कि प्रवृत्ती म्हणजे ध्रुवशास्त्र झालं विद्येचे कराव आपण वेचे नाश करून घेतो प्रकारू कि या आत्मविद्येचा सहाय्य करण्यासाठी हा शब्द आपला स्वतःचा वीज विनाश करून घेतो आपण खर्ची पडतो आणि आपल्याला मोक्ष देतो अपन खर्ची पड़तो आत्मविद्या शब्द महत्म्य शब्द विषय पर शूर पुरुषा विषय जीवित वेचुला यश देना लक्षण है वृत्ति ज्ञा लक्षण है कि ज्ञाने मुक्षुगढ़ कि ज्ञाने मोक्ष मौत ही पण गोष कर मोक्ष हो आत्मविद्य सहाय कर खर्ची पड़े आत्मविद्य सहाय करो शब्दन किए एक कथाशिता संगत कुमार भट्टाचार प्रभाकर आणि विचारामध्ये भांडण होत असे अर्थात मतभेद होत असत आणि हे मतभेद असे होत असत वास्तविक पण विचाराला बसले म्हणजे कुठल्याही व्यवहारामध्ये त्या प्रभावकाराने एखादा विचार मांडला तर काही म्हणजे तो सिद्ध व्हायचा बैठकी आणि गुरूंचा विचार काही विचारांनी सिद्ध व्हायचा आणि सग्या जगह न्यायारे भाट्ट नया भाट्ट सिद्धांता प्रमाण कुमारी व्यवहार करावा प्रत्यक्ष आचरण करा न्याय कुछ विषय मान ला प्रभाकर पूर्वी पास अतिशय बुद्धिमान इतना बुद्धिमान होता कि आचार्युत्र ग तिन्ही सांजा झाल्या होत्या तर तिन्ही सांजा झाल्या असताना त्याने विचारलं बाळ इथनं गाव किती दूर आहे त्याने उत्तर दिले माझ्यासारखी आठ वर्षाची मुलं ज्या ठिकाणी खेळतात तिथनं गाव किती दूर असेल ती बघा उत्तर काय दिले इथन किती दूर असणार ते अगदी जवळ आहे हा सांगण्यात असं आचार्याना फार मोठं आवडलं म्हणून तू उतराव त्याच्याकडे चांगले तुझ्याच घरी आम्ही त्याच्या घरी उतरायला पूजेला फुलं तुळशी घेऊन तो आला त्याला सांगितलं आहे आपल्याकडे आहे घेऊन घेऊन आल्यानंतर त्या हस्त स्पर्श झाला होता नियम असा आहे की देवाला एकदा तोडताना होऊ देता देवाच्या अंगावर फुलं गेली पाहिजे कारण अस्पर्श अचुंबित स्वरूपाची ती फुलं भगवंताला व्हावीत असा एक नियम नाहीतरी आपण असंच करतो की आपल्या प्रिय मनुष्याला एखादी जर वस्तू द्यायची असेल पारातून वापरून पार जीर्ण शिर्ण झाली ती आपण देत नाही आपण अशीच वस्तू देतो की जी स्वच्छ स्वरूपाची असेल अनुच्छिस्त स्वरूपाची असेल अशीच वस्तू घेऊन आला आचार्य म्हणाले अरे हातांचा स्पर्श झाला झालेला चालत नाही तो म्हणाला माझ्या हाताला स्पर्श झालेली असते ती खाली तशीच ठेवा वरची वरची तुम्ही उचलून त्यात काय बिघाल असा तो पूर्वीपासूनच बुद्धिमान तर्क मांडत असताना कुठलाही कर्मसिद्धांत मांडते तर त्याने त्या प्रभाकराचा सिद्धांत मानला जात असे आणि गुरुना वाटायचं आणि प्रभाकर नेहमी आपला विजय मिळवायचा कुठलीही बैठक बसली की गुरुंच्या बरोबर प्रभाकराचं मत विजयी व्हायचं आणि गुरूंच्या मताला काही विजय यायचा नाही पुष्कळ काळ गेल्यानंतर अति बुद्धिमान झाला त्यांच्याजवळच अध्ययन करून अतिशय म्हणून समजलं जात असे इतकं नव्हे तर गुरुना सुद्धा असं वाटवत होत कि आई हा सिद्धांत बरोबर मानत पण यात मला विजय मिळत नाही का मोठी मुन चिंता निर्माण झाली एकदा असं वरफुंग पाहिलं असताना आपल्याला असं दिसून येते की काय गुरु शिष्या गुरुना वाटत की मला विजय मिळावा आणि विजय मिळवतो गुरुंच काय ऐकतच नाही आपण सगळं शास्त्र एवढं सांगत आलोय की गुरुंच ऐकलं पाहिजे शिष्याने अगदी गुरुंच्या आज्ञेत राहिलं पाहिजे अगदी रथिमात्र इकडे तिकडे जायचं नाही विरुद्ध काही बोलायचं नाही पण हा बैठकीला बसला कि तर्क बरोबर मांडायचा आणि तो तर्क विजय व्हायचा आपल्याला संबंधाधिकांचा विचार करू नये पुढे बघा कशी स्थिती आहे तर हा विजय एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल तर कशुद्ध पद्धतीने ते मांडलेलं आणि जगामध्ये सुद्धा फार मोठा त्याचं नाव लौकिक झाला प्रभाकराचा मोना प्रभाकर मोत म्हणून स्वतंत्र मानले गेले त्या नाटक आजही शास्त्रामध्ये प्रभाकर मत म्हणून त्या बाबतीत स्वतंत्र आहे तेव्हा एकदा काय झालं गुरुना वाटलं की आता हा प्रभाकर कुठे गेला आहे तेव्हा आपण मेल्याचं सोंग करून त्यांनी मेल्याचं सोंग मेले नाही पण मेल्याचं सोंग येईल मग तो लोकांना कळलं बाळा ते आटोपलेत म्हणून सगळ्यांनी आपली तयारी वगैरे केली बार अगदी स्मशानात नेलं म्हणतात मी बघायला नव्हतो तात्यात ते तुमच्या पुढे मांडायचं अरे तिथे आणि तिथे गेल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळ तिने सांजा व्हायची वेळ आली सूर्यास्ताच्या पर्यंत लोक बसले आता सूर्य अस्तास काय तर मोठे पंचे पडले लोकांमध्ये वाद असा निर्माण झाला म्हणजे गुरुवार लेन प्रभाकर नव्हता परिस्थिती कशा राहते आणि नेहमी या आळंदी क्षेत्रात सुद्धा पाय दक्षिणेकडे कुठे करायचे असा वाद होतो दिशेमुळे असा वाद होत सारखा तो वाद होत असतो म्हणजे ज्यांच्या निर्णयाप्रमाणे करायचं तेही नाही किंवा निर्णय सांगणारा तर्कशुद्ध अशा पद्धतीचा प्रभाकार तिथे नसल्या कारणाने बाकीचे जे मधले लोक होते त्यामध्येच त्यांनी वारी वाजाला सुरुवात केली काहीने प्रभाकरांच्या मताचं पक्ष धरला आणि काही होईल प्रभाकर किती बुद्धिमान झाला म्हणून काय झालं तो शिष्य आहे बुधून चालून त्याच्या मताच चा कसं चालेल आपल्याला वागायचं चा गुरूंच्या मताप्रमाणे ते म्हणले हो गुरूंच मत खरं आम्ही काय नाही म्हणत नाही पण गुरूंच्या मताला विजय कधी आलाय का तर का आजपर्यंत त्यांच्या मताचा विजय कधीही झाला नाही विजय नेहमी शिष्याचा त्यामुळे प्रभाकर मताने हा विजय झाला या वाघामध्ये ते झाला नाही भजून राहिले लोक तसे करतात काळ निघून गेलाय ताटून बसले तर काय करणार काय त्यावेळी कोणी पुढे येत नसतं सगळी माणसं आवाज दिल झालेली आहे काय करावं योगायोग असा कि तितका प्रभाकर काही होऊ नको ते प्रभाकर आल्यानंतर वा वा म्हणले आता मताचा एक बाजू तर निर्णयात्मक झाली त्यालाच विचार कि जे मत त्याने प्रस्थापित केले त्या मताप्रमाणे करायचं का गुरु मताप्रमाणे करायचं प्रभाकर आल्याबरोबर त्याला लोकांनी विचारलं की आमचा असा असा वाद झालेला आहे सकाळपासून गुरूंचा देह गेलेला आहे पण या अंत्यसंस्कारासाठी आम्ही अशा वादात सापडल्या तेव्हा काय करावं आम्ही तू अतिशय बुद्धिमान होत तो बघा तरकाने गोष्ट मी तर ती वागाई जी साथी माजा तरका नहीं। जो न्याय तो न्याय प्रबल भट्ट नया भाट्ट नया व्यवहार प्रत्यक्ष कृति सिद्धांतानुसार हीच गोष्ट बरोबर आहे माझी जी बाजू आहे ही बाजू फक्त बैठकीत मांडण्यापुरती समर्थ आहे बैठक संपली प्रत्यक्ष आचार करायची वेळा म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे करायची आता मोठा म्हणजे मी बोलून चालून कितीही तर्कवान असलो कितीही बुद्धिमान असलो तरी त्यांचा दास आहे त्यांच्या बुद्धीने मी बुद्धिमान झालो आहे त्यांच्या बुद्धीला माझ्या बुद्धीला त्यांच्या चेडण्याने हे सामर्थ्य आलेलं आहे तेव्हा हे पुढची ध्वनी सगळे त्यांच्या मूळ जो ध्वनी किंवा मला ध्वनी निर्माण करणारा बोलविता ध्वनी तो स्वतः खास स्वारी असल्या कारणाने त्यांच्या मताच्या बाहेर हा विधी केला जाणार नाही कशाला म्हणजे इतका तुम्ही वाट बघत बसल्या वास्तविक त्यांच्या मताप्रमाणे करायचा हा निर्णय मी त्यांचं शिष्य आहे बोलून चालून कितीही झालं तरी आणि मी विजय मिळवला म्हणजे कशाचा विजय मिळवलाय बैठकीचा तर्काचा मंडपातला बुद्धीला बुद्धी आपल्या तर्काला तर्क म्हणलाय वेळाचा अर्थ पण तसं वागायचं वागायची वेळ आली म्हणजे माझ्या गुरूंच्या मताप्रमाणे वागायचं या भे काही संशय नाही तर्क संशय म्हणाल्या या विषयाला विशे विशेष महत्व दिलं जातं केव्हाही कुठे असा वादविवाद असं दिलं व्यवहार हे भाट्टनया कुठलाही व्यवहार करायचे प्रत्यक्षाला की भाट्टनय म्हणजे भात सिद्धांताप्रमाणे त्या नियमाच्या बाहेर वागायचा असा सर्वत्र सिद्धांत रूढ झालेला आहे त्याप्रमाणे लोक मानतात स्वतः प्रभाकर अतिशय विनयशील जितक्या मानाने विरोध हे तर्क मांडत होता त्याच्या विरुद्ध टोकाला जाऊन आपली श्रद्धा स्वतःचा आचार त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या सगळ्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं किर गुरुंच्या असं वाटलं की गुरूंचं याचं जमत नाही बरं का आणि याचाच विजय होतो म्हणजे हा तर खरा अतिशय श्रद्धा गुरुच्याच पक्षाचा करा आपण आपल्या मध्ये बसलोच वादविवाद करे हा खरा गुरु पक्षाचाच आहे असं म्हणून त्याच्याविषयी फार मोठ महत्व गायलं गेलं आणि इतकं होतं ऐकतच होते ते काही खरोखर गेलेले नव्हते त्याने आपलं सोंग घेतलेलं होतं त्याला असं वाटलं की माझ्या साऱ्या आयुष्यात मला एवढा कधी विजय मिळाला नाही पण आज मिळाला का नाही त्यांना एकदम असं वाटलं मी एवढ्यासाठी तर हे सोंग घेतले सगळं की काय प्रभाकराच मत आहे ते एकदम ते जागे आणि जागी झाल्यावर त्या प्रभाकाराला काय म्हणायला लागले जितवा जितवा जितवा जितवा ओरड लागले ना जितवा जिंकलं जिंकलं आता पा पूर्ण अगदी विजय मिळवला विजय मिळवला ते जेव्हा गुरु बोलायला लागले तेव्हा तो बुद्धिमान होताच शेवटी तो म्हणाला जितवा गुरुजी गोष्ट खरी आपण मृतम जितवा आपण जिंकलं मला ही गोष्ट करे पण मृतम जितवा <laughs> मरून जिंकलं मला जिंकलं ना ही गोष्ट खरी त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण मृतम जितवा मला मरून आपण जिंकलंय त्याप्रमाणे ज्ञाने मोक्ष पडे ज्ञानाने मोक्ष होय म्हणजे ते निमाले ज्ञान मिल्याने ज्ञान निवृत्त झाल्याने मोक्ष मिळायचे ज्ञानाने मोक्ष मिळत नाही अह श्रुती सांगते ना ज्ञानात तू कैवल्यम ज्ञानाने अन्य कशानेही होणार नाही असं श्रुती सांगते त्याचा अर्थ कसा ता की ज्ञानाने मोक्ष मिळतो ही गोष्ट त्रिकालाबाधित आहे सत्य आहे पण ज्ञान मेल्याने ज्ञान निवृत्त झाल्याने ज्ञान अधिष्ठान रूप झाल्याने मोक्ष मिळतो त्याप्रमाणे आत्मविद्या प्राप्त होते आत्मविद्य शब्द करतो करतो शब्द सहाय करो मरुण सहाय करो अपने स्वामी प्रकार आत्मविद्यवे शब्दा, आत्म शब्दा गोमटी का शब्द की एक एक शब्दा एक एक गोमटीपना चागलेपना वर्णन करो अतिशय चांगलंपणा या शब्दाच्या ठिकाणी आहे असं महाराज वर्णन करतात इतकं वर्णन केल्यानंतर हे त्या शब्दाचं महात्म्य पूर्ण जाणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या शब्दाचा संबंध नाही ही गोष्ट विशे आता विशेष रूपाने महाराज सांगतात जितक्या मानाने अत्यारोप केलाय तितक्याच मानाने आता त्याचा अपवाद करतात जितक्या मानाने त्याची स्तुती केली तितक्याच मानाने त्याचं खंडन करता。यामध्ये विरोध नाही या खंडनामध्ये अतिशय वार्ताहर महाराजांनी ठेवला एवढं वर्णन केलं गोष्ट माहीत होती की मी आता याच पुढे खंडन करणार आहे पण हे खंडन करते वेळी मी केलेल्या वर्णनात ऐकून कुणीतरी असं विचारीलच का हो एवढं जर खंडन करायचं तर मग त्याची स्तुती का केली तर तुम्हाला काल सांगितलं अवच्छेद भेद जर मनुष्याच्या लक्षात येईल लावच्छीर वेदाने हे खंडन केलेलं आहे त्यामुळे स्तुती आणि हे खंडन दोन्ही बरोबर आहे फक्त त्याचा दृष्टी जो भाग आहे पाहण्याची जी, जी दृष्टी आहे ती मात्र आपल्या पूर्ण ध्यानात यायला पाहिजे ती जर लक्षात आली तर यात विरोध नाही विरोधाभास सुद्धा नाही सांगण्याच्या कक्षा वे, वेगवेगळ्या स्वतंत्र आहेत आणि स्वतंत्र कक्षा बघून हे बोललेल्या जसं आरमहार बोलायचं झालं तर भूमीवर घट आहे पण तो संयोग संबंधाने आहे त्याचा समवय संबंधाने जसं एकाला एक अत्यंत अभाव सांगता तो त्याच पद्धतीने शब्दाचा उपयोग आहे हेही खरं आणि शब्दाचा मुळी हे उपयोग हे पण खरं ते कोणत्या दृष्टीने हे जर आपल्या लक्षात आलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या खंडनाचा भाग आपल्याला विरुद्ध वाटणार नाही एवढं वर्णन केलं कशाला मग हे काय प्रापंचिक माणसाचं काम आहे काय की एखाद्याची स्तुती करायची लगेच कोणा त्याची निंदाही करायची स्तुतीलाही महत्व नाही निंदेलाही महत्व नाही असा हा प्रकार नाहीये स्तुती केली त्याचं कारण निराळा कारण जसं त्या तसं आबाधित ठेवले आणि जे खंडण केले त्याच कारण निराळ्यात तिथे याचा संबंध असा हा वेगवेगळा भाग असल्या कारणाने स्वरूप नीट लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही तर जनसामान्यांच्या सारखंच महाराजांचं बोलणं आहे की काय असा संदेह निर्माण होण्याची शक्यता आहे तर तो, तो होऊ नये यासाठी हा दृष्टिकोन पहिल्यांदा धनात म्हणजे मग मुं विसंगती होणार काय सांगावं मी फार सांगून काय विशेष उपयोग हो आहे जेवढं वर्णन करायला हवं हो होतं तेवढं मी बहुतेक वर्णन केलेलंच आहे हा काय सांगावं तुम्हाला मी आशब्द दान उदार स्मारक म्हणून याची कीर्ती जगामध्ये शब्दासारखा जगात कोणी स्मरण करविणारा ना कोणीही नाही जीवाला आत्मस्वरूपाच स्मरण करून देणारा नारायणाला स्मरविणारा ना नारायणाचा आत्मत्वाने स्मरण करून देणारा या शब्द सारख जगत दसरा को नहीं कर बाबत ओख दाता है स्मरणदाता <coughs> स्मारक है स्मरणदाता स्मरण दान बाबी अतिशय प्रसिद्धि इतक नवे तो यदासारख स्मारक जग मधे को यद्यपि जी गोष्ट संगे का स्मारक है स्मरण दान करना है पण त्यांची योग्यता या शब्दा इतकी नाही त्याचा विस्तार संपूर्ण वृत्ती प्रभाकाराच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रकाशात केलेला आहे आपण तो वाटा तूर एक धावता ओझरता उल्लेख करून जातो तो म्हणजे असा की संबंध हा नेहमी स्मारक असतो मुलाला पाहिलं कि त्याच्या पित्याची स्मृती होती पित्याला पाहिलं की मुलाची स्मृती होते म्हणून संबंधीच्या ज्ञानाने स्मरण होत माणसं पाहिलं असताना त्याच्या मित्राची स्मृती होते स्त्रीला पाहिलं असताना पतीची स्मृती होते पतीला पाहिला असताना त्याच्या पत्नीची स्मृती होते असं एकमेकाला पाहून संबंधी ज्ञानाने मनुष्याला स्मृती होते म्हणजे संबंधीचं ज्ञान हे एक स्मारक आहे म्हणजे स्मरणदान करण्यात त्याच्या पुढे असं आहे ज्ञान हे पण स्मरणदान करत तो म्हणाला आपण काशीत येथे पाहिला होता ना तसाच या पाहून पैलवानाला फोन असं हा पहिलवान कोण त्या पैलवानाची स्मृती होते त्याला सारखी म्हणा सारखी म्हणा त्यामध्ये असल्या कारणाने सादृश्य असल्यामुळे माणसाला एका सादृश्य एकाच दर्शन झाला असलेल्या दुसऱ्याची स्मृती होते म्हणून सादृश्य ज्ञान हे स्मारकच आहे संबंधीच ज्ञान स्मारक आहे सादृश्य ज्ञान स्मारक आहे आणखी चिंतन एक स्मारक आहे चिंतन तर असं गमतीत आहे की चिंतन फार अतिशय चांगला आणि चिंतन अतिशय वाईट सादृश्य ज्ञानात काय सादृश्य असावं लागतं ज्याच सादृश्य त्याचं दर्शन घडावं लागतं मग त्या सादृश्य ज्याच्याशी त्याच स्मरण होत संबंधीच म्हणजे दोघांचा ज्ञान पाहिजे दोघांच्या संबंधाच ज्ञान पाहिजे त्याला एक संबंधी असं ज्ञान पाहिजे तो जेव्हा आपल्याला भेटेल त्यावेळी संबंधीच स्मरण पाहिजे पण चिंतन असाय त्याला काही लागत नाही म्हणून गुरुजी नेहमी म्हणस माणसाने चिंतन करू नये करायचं झालं तर चिंतन करा म्हणजे काय चिंतनाचा विषय विषय असू नये चिंतनाचा विषय देव असा चिंतन करू नये म्हणजे विषयाच करू नये कारण विषयाचं चिंतन करण्यामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये विषयाच स्मरण होत साधू निश्चलदासजींनी तर असं लिहिलंय की विषयाचा साक्षात्कार होतो विषय दूर गेलेला तो समोर उभा ठाकला असं वाटतंय वास्तविक आपल्या समोर उभा टाकण्याचं काही कारण नाही विषयाला पण त्या चिंतनाचा परिणाम असा की तो विषय आपल्या समोर येऊन उभा राहतो म्हणून चिंतन करू नये चिंतना सुद्धा विशेष गुंमत असे आहे की भूत पदार्थांचं चिंतन करणं चिंतन करताना भविष्य पदार्थाचं चिंतन करणं किंवा भूत भविष्याच्या चिंतनामध्ये वर्तमान काल का घालवणं इतकंच नव्हे तर वर्तमान काळामध्ये विषयासक्ती इत्यादी जे प्रतिबंध लिहिले सभी चिंना बलवत्तर होता चिंतना स्मृति होती स्मृति ने पुनः संस्कार बलवत्तर होता विषयाच चिंतन फार व आसक्ति निर्माण होते त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी वाढते इतकंच नव्हे त्याच्याविषयी भोग्य भोगृत्वाची भ्रांती ती अधिक अधिक बळकट होते इतकंच नव्हे तर मी अत्यंत हीन दीन दुबळा असं मनुष्य म्हणतो माणूस त्या त्यावेळी त्या अवस्थेला गेला तिथली त्याला दोष दिसत नाही हे एक गोष्ट ध्यानात ठेवायची गुरुजी नेहमी म्हणत असत की दोषाला काय नुसतं अवस्थांतर झालं की माणसाला दोष काढ इतकं गुरुजींचं हे बोलणं आहे मी तुम्हाला त्याचा जरा विस्तार सांगतो म्हणजे लक्षात गुरुजी म्हणत असत बाळपणीचे दोष बाळपणी कळत नाही बाळपणीचे दोष कळण्यासाठी तो तारुण्यावस्थेत नुसता प्रवेश कि बाळपणीचे दोष कळायला लागतात बाळपणीचे दोष कळतात काय केलं हो त्याच्यासाठी त्याने प्रयत्न काहीही केले नाही अह शरीराला या तीन अवस्था येतातच ते अवस्थांतरासाठी त्याने काही प्रयत्न केले नाही प्रयत्ना केवळ घडलेलं अल्पवा अधिकांशाने अवस्थांतर ते केवळ अवस्थांतरच मनुष्याला आणि माझे दोष ज्ञान दोषाचं ज्ञान करून तारुण्यात म्हातारपणात गेला की तारुण्या अवस्थेतले दोष त्याला कळायला लागला जपत होतो त्या अवस्थेत त्याला कळत हो नाही मात्र बाळाला जो तुम्ही बाळपणाचे दोष सांगायला लागलात ते त्याला पटत नाही तारुण्याचे दोष सांगा त्याला पटत म्हणून तर माणसाने आपल्याला आपले दोष कळत नाही म्हणून आरसा बघावानी बघावं म्हणजे आपले दोष काय आपल्याला कळत आहे शास्त्र हा खरा आदर्श आपण शास्त्राला विचारावं म्हणजे आपले दोष आपल्याला समजतात एरवी आपल्याला आपले दोष समजायला काही साधन नाही हे काही की पुण्यवान माणूस असेल तर ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्याला दोष किंवा साधू संतांच्या विश्वास तरी पाहिजे हे साधू संत ते मला दोष मान्य हो त्या प्रामाणिकासाठी सांगतात त्यावेळी माणसाला हे कळणं शक्य वास्तविक ज्या अवस्थेत जो माणूस आहे त्या अवस्थेत त्याला दोष कळू नये हा निसर्ग हा स्वभाव म्हणला अपवाद आहे काय अपवाद हा का अपवाद की ज्याला साधूची संगती आहे ज्याला सद्बुद्धी आहे ज्याला शास्त्रसंस्कार आहे याला बुद्धीची अशी रचना आहे की आपल्याला जी कळत नाही ना ती गोष्ट तज्ज्ञ माणसाकडनं समजून घ्यावी एवढी जरी मनुष्याला बुद्धी असली तरी तेवढ्याने आपल्या दोषाला जाणून ते अवस्थेत असताना त्याला त्याची गोष्ट समजू शकतात समजू शकतात मातारपणीचे दोष म्हातारपणी कळत नाहीत आता कळतच नाहीत असा त्याचा कारण त्याच्यानंतर आता अवस्थांतर नाहीये मातारपणाच्या अवस्थांतर काही नाहीये मातारपुणी मात्र तारुण्यात दोष माणसाला समजतात कशाला जी खरी वयाने वृद्ध झालेली माणसं आहेत त्यांच्याकडे आपण बघा आणि तरुण माणसाकडे बघा तरुण माणूस आपल्या शरीराला कपड्याला जोड़ जपतो ना म्हणजे हे मी तुम्हाला बहिरंग सांगतो तेवढा म्हातारा जपत नाही म्हणजे देहाविषयीची आसक्ती जेवढी तारुण्यात प्रबल असते तेवढी आसक्ती म्हातारपणे प्रबल असत नाही अपोआप होते त्याला काही सांगावं लागत नाही की तू देहाची आसक्ती जरा कमी करते त्याला ब्रह्मज्ञान सुद्धा लागत काही संस्कार नसलेली माणसं सुद्धा म्हणतात आता काय आयुष्य संपलं वय पुष्कळ झालं आता काय म्हणले आता काही विशेष राहिले जीवनामध्ये सगळं झालंय आता आमचं आता बोलावून आले की जायचं म्हणजे त्याला मातारपणामुळे त्याला असं वाटायला लागतं त्याचा तो आत्मविश्वास जो असतो तो त्यावेळी संपलेला असतो त्यावेळी तो म्हणतो आता देवाला भेटायला जायचंय म्हणजे दोषा अवस्थांतराने दोष दर्शन होत असत असा एक साधा नियम आहे आणि हा आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा आहे साधू संतांच्या अतिशय दूर गेलेला परंतु या विमुख झालेल्या पुरुषाला आपल्या स्वस्वरूपाविषयीच स्मरण करून देण्याच्या बाबतीत फक्त एक हा शब्दच महत्वाचा चिंतन हे असं मनुष्याला खाली खाली नेत विषयाचं चिंतन इतक्या खालच्या अवस्थेला नाहीत शेवटी कि विषय चिंतनाने माणसं झुरणीला लागतात ला विषय चिंतनाने माणसं उन्मत्त होतात वास्तविक विषय नाही पण चिंतनाने त्या विषयाचा अभिनिवेश धारण केला मग त्याला सांगायचे सुद्धा सोयी राह आचार्यांनी असं लिहिलंय कि ज्ञान इत्यादीच्या तार्किकांच्या संगतीने एखाद्या पंथाच्या एखाद्या मताच्या संगतीने त्या भडक चिन्हाला भाळून वा आणखीन काही कारणे जर मनुष्य त्या विषयाच्या त्या मताच्या अभिनिवेशाने अभिनिविष्ट झाला पूर्ण एकदा त्या त्याशी ताबातमी पावला म्हणजे त्याला बुद्धिमान अतिबुद्धिमान माणूसही हित सांगू लागला त्यावेळी तो म्हणतो तुमचं सगळं बरोबर आहे मला समजत कळत पण मला वळत नाही विनाशकाली विपरीत बुद्धी अशी घडत असते माणसं सांगावं लागत नाही त्याला त्याला वाटत नाही हे बरोबर नाही हे सगळं चुकलं चुकलेलं नसतं पण त्यावेळी त्याला तसं वाटत त्याच कारण तशी विषय विखे घारली होती असं म्हणतात तस त्यावेळी त्याच्यावर परिणाम होतो फळत नाही असत माणसाचा स्वभाव असं विलक्षण बनतो आता जरा एक व्यवहाराच्या म्हणजे माझ्या शब्दा आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे पण ती गोष्ट तुम्हाला जोरान्वय आणि मला सांगायची असे सांगायचे ज्ञानेश्वर माउलीने असं लिहिले पतिव्रते आले वार्धक्य देसे असं महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलं वार्धक्यामुळे झालेली पतिव्रता नाही ध्यानात ठेवायचं तिथे तिले पतिव्रते आले वार्धक्य म्हणजे पूर्वीची पतिव्रता आहे तिला मातारपणा बरं म्हातारपणामुळे आलेले पातिव्रते ही गोष्ट अलग आहे जास्त पतिव्रती आले वार्धक्य जैसे वार्धक्य वार्धक्यामुळे आले पातिवृत्ती जैसे असं नाही त्याच कारण आहे कोण्याही बाईला बुवाला तुम्ही भेटा प्रथम अवस्था त्याची अशी असते की आपलं वय लहान लहान आहे सांगायची प्रवृत्ती असते का हे कारण नसत आणि पुढे पुढे माणूस गेला म्हणजे वय जास्त जास्त सांगायची प्रवृत्ती असते काय गमत झाले असतात सत्तर वर्ष किती वर्ष ऐंशी झाले असते मला परवा एका विचारलं महाराज आपलं वय किती आपल्याला काय वाटतं मला असं वाटलं म्हणलं कि काहीतरी एक ऐंशी वर्षांचे गृहस्थ असावे वयोवृद्ध तिला पावलेले वगैरे वगैरे मला आपल्याला पाणी व्यवस्था ते आहेत करून आणलं असं परवायची गोष्ट झाल्या आता तिसरा दिवस अजून उजाडल्या आता हा आ, हो ना? हा तुम्ही हो ना त्याला काय सांगायचं मी <laughs> सांगा तुम्ही आश्चर्य आश्चर्य वाटले काय काय माणसाला असं वाटतं मग त्याला काय सांगायचं मोठी अवघड गोष्ट आहे मी त्याला सांगायचंय सव्वाशे वर्षाचं वय म्हणत त्याला काय सांगायचं दुसरं त्याला जसं आश्चर्य आश्चर्य वाटलं तसं बोलण्याचं नको कपडे आश्चर्य वाटायला हे बोलतात पण आश्चर्याचं बरं का असं सांगण्याचं तात्पर्य असं माणसाचं चालतं पुढे मराठी असे लिहिले याला काही अपवाद आहे वी सामने की तिला कमी का आहे प्रवृत्ति प्रवृत्ति वेह सूनगंध कण करण कर समझत नहीं विषयवीखाने घर म्हणून माणसाने नेहमी थोडा विचार करावा चिंतन करावं की विषयाच्या या अभिनवेशानं मी पूर्ण तर तादात्म्य पावलो नाही मी मर्यादेच तर उल्लंघन करीत नाही असं मनुष्याने अवश्य चिंतन करावं कारण विषय चिंतन हे माणसाला असं अभिनिवेशाने खालच्या खालच्या अवस्थेला म्हणून आचार्याने खंडन करताना या लोकांच्या भडक चिन्हा मुळे अभिनिवेशाला बनवून एखादा म्हणून मी अन्य स्मृती इत्यादीच खंडन करतो असं लिहिलं तात्पर्य हे त्यांनी लिहिले सुरुवातीला की एखाद्या मुनुक्षूची जर बुद्धी अशी बदलली तर तो नको मार्गाला जाईल म्हणून आचार्याने त्यांचं खंडन लिहिलं आहे सांगण्याचा तात्पर्य असाय त्यातला कि असा चिंतनाने मनुष्याच्या वृत्तीच चिंतन करू नये आणि चिंतन हे स्मारक आहे आता त्याच्या उलट करा चिंतनाचा तो चिंतनाचा विषय देव करा चिंतनाचा विषय आपले गुरु करा चिंतनाचा विषय ज्ञानेश्वरी अनुभवामृत करा काय परिणाम होतो बघा या चाहे परिणाम असा होतो चिंतने चिंतने तद्रूपता हा ब्रमरूपते प्राप्त हो कस ले चिंतिका विठल स्पष्ट लिखने माना भगवत चिंतन अतिशय महत्वाचार भगवत चिंतन करावत चिंतना ने मनुष्य मे जो कहीं चुक वासना जो प्रतिबंधक निवृत्त होते विषय चिंतन वाइट है देवाच चिंतन चांगला है अपने एवड सी चिंतन ही एक स्मारक है महत्व की याद संपली सादृश्य ज्ञान संबंधी ज्ञान चिंतन तीघ ही स्मारक है हे दान करता या का कर स्मरण हाजीलास्मृति ऐसी हाथ ने हरपले आत्मवस्तुच स्मरण कर प्राप्त कर इतर स्मरणान करू शक सगत स्मरण दान कर शब्द करीत स्मरणदान प्रसिद्ध हो पी यही ज्ञानेश्वर महाराज महती का ही एक नाम आत्मस्वरूपा आत्म्या शुद्ध स्वरूपित संबंध नहीं हा जी अर्धली है अर्धली संपूर्ण सालव्या प्रकरण का प्रतिपाद्य विषय करण प्रतिपाद्य विषय मौली ने संगित ये संबंधो नहीं फिर यहाँ हेतु लगना विस्तार है नाही तो तो याचा का नहीं कसा नहीं विशेषत्व का आता विस्तार केलेला आहे याची कारण सांगितलेली आहे त्याच्या मागे आपल्या असल्या हेतू महाराजांनी सांगितलेला आहे की मौला यात हे विषय वाक्य आहे बाकीची सगळी विवर्ण वाक्य संबंध नाही आता उरलेल्या सगळ्या ओव्या जेवढ्या असतील अर्थात आता या बारा ओव्या झाल्या एकशे तीन आहे एकशे मधून ह्या बारा गेल्या किती राहिल्या एकोणव राहिल्या तर एकोणनव्वद ओव्या आता पुढे उरलेल्या आणि हे एवढ एकच हे विषय वाक्य त्याला प्रतिपाद्य विषय म्हणायचा महाराजांनी स्वतः आपला प्रतिपाद्य विषय सांगितलेला आहे का संबंध नाही कसा नाही त्याचं विवरण पुढे करत त्याची पुढे गंमत अशी आहे की संबंध का नाही महाराजांनी त्याचं फार हे संबंध नाही करताय याबाबत महाराजांना काही म्हणायचं नाही त्याच्या उपयुक्ततेबद्दल महाराजांना काही म्हणायचं नाही उपयुक्तता महाराजांनी स्वच्छ प्रतिपादन केलेलं आहे शब्दाचं महात्म्य शब्दाची उपयुक्तता शब्दाची स्मारकता या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जशा मानल्या सांगितल्या जशाच्या तशा त्यांना मान्य आहे पण आत्मस्वरूपाच्या बाबतीत निजस्वरूप दर्शनाच्या बाबतीत आत्मस्वरूपाच्या साक्षातकाराच्या बाबतीत हा शब्द स्वतः काहीही उपयोगाचा नाही असा का नाही त्याच कारण असं आहे हा शब्द जो आहे हा शब्द नेहमी ज्याला विस्मरण झालेलं आहे त्याच स्मरण करून देतो ज्याच विस्मरण झालेलं आहे त्याच स्मरण झाला तो स्मरणदान करून देतो त्याला तो स्मरणाचा आश्रय विषय बनवतो थोडक्यात सांगायचा निरवी तो बनवू शकत नसल्या कारणाने आत्मस्वरूपाच्या यथार्थ स्वरूपाच्या दृष्टीने घेतलं त्याविषयी जर विचार केला तर मग मात्र हा शब्द सांगतो की माझ्या काही चालायचं नाही मी काही तिथे करू शकत नाही का करू शकत नाही त्याच कारण आहे माझा संबंध तिथे पोचत नाही आपण जर सांगितलं आमचं आमच्या मंत्र्याकडे काम आहे होईल का तो माझे हात तिथपर्यंत पोचत नाही माझा संबंध तिथपर्यंत पोचत नाही संबंध का पोचत नाही शब्दाने सांगितलं माझ्या संबंधाचे काही कारण आहे नाम जाती भेदू, जे लोग गुणवाण् जे लोग, लोग संबंध मी विषय करो शो अशा पदार्थ माझ्या वर्णनाचे विषय होऊ शकतात वर्ण विषय तोच होऊ शकतो ज्याच्या ठिकाणी या सहा पैकी संबंध असला पाहिजे सहा पैकी एकही संबंध आहे सर्वतोपरी अविषय असल्यामुळे शब्दाच्या कोणत्याही वाच्यवृत्तीला तो विषय होत नसल्या कारणाने माझा काडीमात्र संबंध तिथे नाही असा शब्दच प्रामाणिकपणाने सांगतो म्हणून माउली म्हणते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या, या संबंध येत नाही हे म्हणजे आत्मस्वरूपात त्या ठिकाणी शब्दाला काहीही संबंध नाही त्या शब्दाचं तिथे काहीही चालत नाही असं मौली म्हणते का त्याच कारण असं कि वास्तविक विचार केला असताना शास्त्र सिद्धांतही असाच आहे की परमार्थता वास्तविक दृष्ट्या किंवा तुटस्थाच्या दृष्टीने हा श्रुती सिद्धांत आहे असं श्रोती उपजीवी श्रुती वेदोपजीवी असलेली जेवढी काही शास्त्र आहेत कुराण आहेत संत वचन आहेत ते सुद्धा हीच गोष्ट मान्य करतात की जीव हा मुळचा आत्मविस्मृती द्या आत्मविस्मरण घडलं जसं महाराजांनी असं लिहिले की आपूला आपण दुसऱ्याचा संबंध आहे त्याची नाही पण या विस्मरणात सुद्धा दुसऱ्याचा कोणाचा संबंध नाही आपूला आपण अपया विसरू जो धनंजय तीच रूप या अज्ञानास या अज्ञानामुळे त्याला विस्मृती झाली विस्मृतीचा परिणाम त्या विस्मृतीची जी घसरण आहे ती फार पुढे घडत गेली मुळात चूक थोडी असते पण ती वाड्या गेली म्हणजे बरतीच होते छिद्र पहिल्यांदा सुई इतकं पडतं त्याने पण सुई इतकं छिद्र जर त्या भिंतीला पडलेलं मिटवलं नाही त्या पाण्याचा ओघ एवढा जबरदस्त असतो की त्या सुई एवढ्या छिद्रानंतर एवढी मोठी भिं पण भगदाडच्या भगदा पडत मग सुई इतकं चित्र माणसानं पहिल्यांदा बसवला पाहिजे त्याचं थोडक्यात उत्तर आहे तेच छित्रडू द्यायचं नाही म्हणजे पुढे भगदाड पडण्याचं कारण पडत पण तो, तो, तो, तो काय सुतकं तर चित्र आहे कशाला एवढी काळजी करायची ते तिथे चालत नाही जिथे चालत असेल तिथे ठीक आहे पण काही ठिकाणं अशा की ते सुतकं सुद्धा तिथे चालत नाही कारण तेच पुढे इतकं मोठं होणार अज्द्धा त्याच्यामध्ये कुठे होणं असता कामा नाही हे त्यातली मूळ गोष्ट आहे रेषा लोक ओढतात किंवा हे रुळ समांतर असतात त्या समांतर सुरुवातीला असेल तर महिला नंतर ते विचारा महिला तर इथे पण तिरपत चाललं म्हणजे भरतीकडे जाते ती रेषा पण सुरुवातीला असलेला अंतर जरी कळला नाही तर पुढच्या मोठ्या अंतराला अंतर तेच कारण आहे गोष्ट किती बाधिक असते पण परिणाम किती घडतो तुम्ही ती वर्तमानपत्र वाचा त्याच्यासाठी ते मोठमोठे येतात की इतक्या लोक मारले गेले इतके झाले जंगल झाली त्याला विचार काय झालं होतं दंगलेलं काही नाही देण्या घेण्यावर म्हणजे बाचा बाजी नाही म्हणजे बाचा बाजीचा प्रणाम कुठे जो बसला बाठल्या कुठे जोपासला आता असं म्हणत अस की विश्वबंधुत्वाचं व्याख्यान देत आणि माझ्या आडवाला त्याच्या मुलीचं पाणी येत काय म्हणून सुप्रीम कोर्टात वाचाल किती गंमत आहे ते बघा निकडे किती विसम कारण काय बघितलं तर क्षेत्र आणि परिणाम किती मोठा असं होतच असतात जपतात पुढे मोठं घडू नये म्हणून दुसरं काय झालंय ते रामायण महाभारत घडून याला एकच उपाय काय किती बारीक चूक सुद्धा उरे झाली असली तर ती मिटवून टाकायची स्वच्छ पुन्हा त्याला काय पोलादि पुरुष करून टाकायचा तो पोलादि पुरुषाचं पोकळ पुरुष नाही व्हावा सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे कि चूक थोडी काय चूक मी मी मग समजण्याच्याऐवजी मी माझ्या जवळच्या पदार्थाला विस्मरण काय करत विस्मरण हे करत असलेली जवळ असलेली असलेली त्याला अप्राप्त बसलेल्या वस्तूची ताद्यात मी निर्माण कारण वृत्ती ही नेहमी आलंबनाशिवाय राहा हे जाणार तुमचे ते मास्तर वारले परवा मला म्हणले आता काय म्हणले मी फार कंटाळले काय करायचं आता हिमालयाच फक्त तुम्हाला विचारून जायचं एवढं माझं छान आनंदाची गोष्ट आहे तुम्ही कंटाळा आत्महत्या करा सोपी गोष्ट आहे ते म्हणले माझा आत्महत्या करायची आता बरोबर मारले एक आठ दिवसापूर्वी ते म्हणजे आत्महत्या करायचं असं माझं ठरलं का नाही मी प्रयत्न केला चार घोडे आपू खाले म्हणले एकदम आत्महत्या करण्याकरताच प्रयोग केला तेव्हा बसून ठरवलं आता पुन्हा आत्महत्या करायची नाही का म्हणून आल्याशिवाय मी म्हणणार नाही असं नक्की ठरलं हिमालयात ठीक आहे तुम्ही तुमचा स्वभाव तुमचं शरीर तुमचं मन आणि बाहेर लिहिलेलं कर्म हे घेऊन जाणार काही तिथे ठेवून उन जाणार म्हणलं हे तर बरोबरच राहणार उन म्हणलं मग तिथे जाऊन काय होणार पळसाला कुठेही हो जाऊ द्या पा म्हणलं देशावर लोक सगळ्यांना असतात व्यस्त समस्त गैरशिस्त देशाच अंतर देशाचं बाह्य देश असत राहायचं कोकणात अरे कोकणात पाहतील बघणार आहे काय पण त्याला केव्हाय बघा पाहती तिथे काय बदल स्वभाव बदलणार आहे काल बदलणार आहे काय होणार काय होणार मी बदलायच आपलं तर जिथे आहे तिथे सुद्धा बदले ते तसं माणसाच्या जाण्या देत माणसाची प्रवृत्ती अशी करा म्हणून हे घेऊन जाणार काय त्याचा उपयोग होणार चांगला माणूस आहे चा की चांगला माणूस कुठे गेला तर काय आणि पळसाला पान दिनच हिंगो त्रासीला गाडी कैषच्या सुगंधत्व आणि कसा आणणार साधू पुरुषाला पुष्कळ सांगितले काय उपयोग नाही आपले हे पुण्यात सगळं पण त्यातले जे भाव आहेत ते सगळे नटीचे दिसत म्हणजे असं का परिणाम अचन्म परिणाम काय बदल करणार का असं सांगण्याचा तात्पर्य असा कि कुठेही गेला तरी त्याला ते असायला पाहिजे त्याच्याशी जर घडलं नाही वृत्ती तर आलंबनाशिवाय राहू शकत नाही तिथे आलंबन नाही तर नको तिथे आलंबन ठेवलं जात कोणाचाही आश्रय करून ती वृत्ती राहते वृत्तीला जर आश्रय मिळाला तर त्याचा न मिळाला तर मिळेल त्याचा मांडवावर जाते तर झाडा जोडपावर जाते तर जमिनीवर पसरते पण ते स्वतंत्र हे जसं आहे त्याप्रमाणे वृत्ती स्वतंत्र राहू शकत नाही तिला काहीतरी आलंबन लागत बघा ना जे आपल्या आई बापाचा परित्या करतात नको त्याच्याशी दादात मिळतात हा त्याचा परित्याग करतात नको त्याच्याशी मैत्री करतात खरे कोर्टात विरोधी उभ्या असतात नको त्याच्याशी बंधुत्व निर्माण केले असतात मी तुम्हाला त्याची पत्र दाखवतो एवढी बाड्याच्या बाड्या की काय गंमत आहे जगाचं असं काढत त्याच कारण एकच की याच माझं म्हणणं खरे आई दादा जरी चार माहिला ताटातमी केलं तरी चालेल पण असं होतं खरं सार्वशिक आहे की आत्मविस्मृती झाली देहरूपी अनात्माला आत्मा म्हणून आत्म्याच्या जवळचा सवल असलेल्या आत्म्या अनात्म्याशी देहाने अंतरने दादात्मिक परिणाम काय झाला परिणाम असा झाला की मी करता आहे मी ज्ञात आहे मी भोगताय इतकंच नव्हे तो सुख दुःखाचा भोकृत्वाचा सुख हे वैध मार्गाने मिळाले तर अवैध मार्गाने मिळवतो पर्यंत ते अतिरेकाला पुढे जात तू किती थोडी मी मला विसरलो मी मला आत्म्याला मी म्हणे त्यावेळी मी मानात आत्मा म्हणाल ते सुद्धा किती जवळ असलेल्या म्हणजे आत्म्याला चितकात ना <laughs> पण त्याला म्हणाल्या कारणाने एवढा जरा वेगासंबंध हा तू प्रतिपदी आत्मघातू म्हणून म्हणाला इतका हा देहसंबंध वाईट असल्या कारणाने आत्मविस्मृती होऊन सुखदुःखाचा करता सुखदुःखाचा शुभाशुभकर्माचा करता त्याच्या परिणामाचा तो भोगता होतो इतकंच नव्हे तर हा स्वतः पूर्ण पद्धतीला पाहू जीवाची भोक्तृत्व ही निकृष्ट अतिनिकृष्ट अवस्था याच्या खाली अवस्था नाही जीव, चा, चा, असा जो त्या जीवाला मुक्त करण्यासाठी त्याचं विस्मरण निवृत्त करण्यासाठी पहिल्यांदा ईश्वराला दया वेदाला दया आली आणि साधू संतांना दया तर वेदाच्या किंवा साधू संतांच्या गुरूंच्या उपदेशाने जीवाला आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण होत म्हणजे काय होतं महाराज म्हणतात शब्दाचं काम असं आहे शब्द विस्मृती निवर्तकणाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य त्या शब्दामध्ये हा भाग दुसरा शब्द कस करीत शब्द एवढ करून देतो कि तुला आत्मविस्मृती झाली आत्मविस्मृती झालेली ते निवृत्त करण्याचा का माग आहे असं तो शब्द सांग तुमची महावाक्याने काय सांगितलं जातं की ते तू आहे तू जे समजतो ते तू नाही आहे देहाला पण तू देह नाही पण आहे त्याच स्वरूप करून देतात त्याचा परिणाम काय होतो शब्द हा पहिल्यांदा विस्मृती निवृत्त करतो हा तुम्ही विस्मृतीनिवृत्त करतो एवढंच नव्हे तर ज्याच्याशी आपण काटात्म्य धारण केलेला आहे त्याच्या पासून आपण वेगळे आहोत असंही स्मरण करून झालं तर तू ज्या देह प्राण मन बुद्धी इंद्रिया त्या बाकी संबंधित पदार्थांचं किती झाल्याचं पुढचं नाही असं समजत असलं तर या म्हणण्याचं अंतर होत आहे देहापासून प्राणप्रासून यामध्ये असलेले जेवढे दरम्यान जेवढे जरी तरी पण आत्म्याचं तू प्रकाशन करू शकतो म्हणून म्हणतात ज्या जीवाला आत्मविस्मृती झाली त्याची आत्मविस्मृती निवृत्त करणं ज्याच्या जी त्याने ताबात्म्य धारण केले त्याच्यापासून तू झुन आहेस वेगळा आहे असं स्मरण करून घेणं एवढ्या बाबतीत जरी आत्मा हा शब्द समर्थ असला एवढ्या बाबतीत जरी त्याची किर्ती मोठी असली तरी आत्मस्वरूपाच प्रकाशन करण्याच्या बाबतीत मात्र शब्दाचा लाभ लागत नाही शब्दाचा संबंध पोहोचत नाही त्याचं कारण आत्मा स्वयंप्रकाश तो आपल्या स्वतःच्या प्रकाशाने जरामान होणार आहे जरा कोणी त्याचं प्रकाशन करायची आवश्यकता नाही तो स्वयंप्रकाश असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाजेने सुद्धा त्याचे वर्णन करताना शब्द असो शब्द होती शास्त्रमय वेद असो किंवा गुरुंनी उच्चारण केले वेदाच महावाक्य शास्त्री अविनाशाची पात्रे वाढ करून देण्याच्या बाबतीत आत्मप्रकाशन करून देण्याच्या बाबतीत हे स्वतंत्र नाही यांचा सामर्थ आहे पण कसले सामर्थ सामर्थ्य आविद्या निवृत्तेचं सामर्थ्य अज्ञान निवर्तकत्व विस्मृती निवृत्त करणं हे या शास्त्रांचं काम असल्या कारणाने हे शास्त्र सगळेच आपल्याला आणि आपल्या स्वरूपाविषयी अग्ना झालेलं जे विस्मरण त्यालाच अज्ञान अविद्या वगैरे नावं दिली आहे स्वयंप्रकाश होता त्या प्रकाशनात दुसरी होण्याची गरज आहे शब्दद्वारे होणाऱ्या स्मृतीमध्ये पदार्थाची परोक्षता करत हो केवळ स्मृती ज्ञानाचा विषय नेहमी परोक्ष असतो असतो सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला अनुभवाचा प्रश्न आहे ते बरोबर इथे एक गोष्ट आहे माझी तिथे काय कोणाही पदार्थांचं आम्ही तुम्हाला स्मरण करून दिलं तरी ज्या पदार्थांचं आम्ही स्मरण करून देतो तो करून देणारा शब्दाचं उच्चारण करणारा माणूस वेगळा असतो ज्याला स्मरण करून द्यायचो तो माणूस त्याच्यावर वेगळा असतो ज्या पदार्थांचं स्मरण करून ती वस्तू त्याच्यावर वेगळी स्वतः ब्रम्हरी ब्रह्मनिष्ठ आहे ऐकणारा जो श्रोता जीवचा ब्रह्म स्वरूपाने एकच आहे आता कोण कोणाला स्मरण करून देतो सांगा व्यवहारातल्या स्मरणाची जी पद्धती आहे कारण ही जी तुमची त्रिकोटी आहे तुम्ही ते संभावतच नाही मग याचा उपयोग काय याचा उपयोग आता आहे की त्याला झालेलं विस्मरण निवृत्त करून एवढाच उपयोग आहे शब्दा आत्मा आणि ब्रह्म एक होणार आहे का तुम्हाला मी विचार त्याचे मोठीत एक आहे अनाची जी ऐक्य ते निवडण म्हणा जी ऐक्य आहे आत्मा आणि ब्रह्म एक आहेतच किंवा जीव मोचा आत्मरूपणा का ब्रह्मरूपणा आहे एक आहे तुम्ही शब्द करू बरोबर तुमचं तुम्हाला ज्ञान करून देण्यात का तुम्ही एक आहात मग तो काय करतो तो तुमचं स्वस्वरूपाचं झालेलं विस्मरण हे मात्र आपला आपल्याला पडलेला जो विसर मी ब्रम्हरूप असताना मी नाही ब्रह्म आहे मी आत्मरूप असताना मी जीव आहे मी करताय भोगताय असं जे वाटत तेवढा भ्रम म्हणजे विपरीत निश्चय अन्यथा ज्ञान त्याचं कारण आपल्याला अज्ञान म्हणलं काही म्हणा ते निवृत्त करण्याचं काम मात्र हा करून देतो किंवा मी देह आहे मी करताय असं म्हणणार ना तू देह नाही तू करता नाही तू इंद्रिय समूह नाहीस असं नाही म्हणजे तो, तो, तो सांगू तू त्याच्यावर वेगळा वेळेस असं स्मरण करून देणं किंवा तुमचं झालेलं विस्मरण ते निवृत्त करता कुठे कळून देतो हेच सांगायला एवढंच बघ म्हणायचंय त्याच्या पुढे इच्छा करणं हेच चुकीचं म्हणते तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती काय करायची आता प्राप्ती करून आहे काय तुम्ही दिली तरी आपलं रूप आहे आपल्या इच्छेवर अवलंबून येते आपल्या इच्छेवर अवलंबून शुद्ध स्वरूपाने प्रकाश असल्या कारणाने स्वस्वरूपाच्या वाद गच्छती न तिथे जाऊ शकत नाही असं ते आत्मस्वरूप असल्या कारणाने मन वाचा गीत असल्या स्वरूपाविषयी झालेलं विस्मरण निवृत्त करणं व तुला म्हणजे ज्याच्याशी तू ताडात झाक करून बसल्याचं दिसतोस घडतोस त्याहून तू वेगळा आहे मात्र त्याला स्मरण करून देण्याचं काम तो करून देतो त्याचा काळी मात्र उपयोग नाही तिथे याचा संबंध घेऊन आधी त्या निवृत्ती करणं एवढं त्याचं काम आहे म्हणजे स्मृत निवृत्त करणं हे त्याचं काम आहे स्मरण करून देणं हे त्या शब्दाच काम नाही हे स्मृती हे होते ना कोणती कस काय जेवलं गुरु ते सांगते की ज्या जीवाला आपल्या स्वरूपाचं विस्मरण झालं त्या जीवाला स्मरण करून देण्याच्या बाबतीत शब्दाचा उपयोग आहे ही गोष्ट करी हे मला मान्य पण आज ठिकाणी जर विस्मृतीत कधी असली तर याला स्मरण करण्याचं काय काम आहे Mother Mother वस्तू होऊ नये मी वस्तू स्वरूप आहे तो मी आहे परमानुरूप मी आहे त्याला ज्ञान हृदयाला येऊन खेळ अभिनंद निवृत्त करीत तो अभिनिवेश धारण करू नका आणि आहे ह्या उपयोगामध्ये त्याचं खंडन करू नका खंडन आहे वेगळा ठिकाणी आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं खंडन आहे ही गोष्ट खरी आहे त्याच्याबद्दल काय त्याचं आहे त्याच नको कामस्वरूपाचं विस्मरण झाले त्याला शब्द हा धोसा उपकाराचे शब्द जर नसेल गुरुंनी जर उपदेश केला नाही तर तो, तो आत्मस्वरूपात जाणार कसा त्याचं विस्मरण निवृत्त कसं होणार कसं झालं का झालं हा भाव दुय्यम आहे पण निवृत्तीचा विचार महत्वाचा आहे का नाही डोक्याला टा चिदंबर दाजेने दिलेला दृष्टांत साधायपणा मोठा मार्मिक आहे केवळ कसा पडला हे काही सांगता येत मी पडलाय ना कसा पडला या विचारात आयुष्य वेळ घालवण्यापेक्षा तो कसा निवृत्त होईल याचा तो विचार म्हणजे त्यामुळे निवृत्त होईल दिसायला सोपा दृष्टांत आहे आणि तू कुणाचा आहे की आधी चोख राहणारा माणूस कधी दाग पडू देणार नाही रात्री अगदी घराचा पोशाख निराळा बाहेरचा पोशाख निराळा कामाचा निराळा आमका निराळा असा जो माणूस लागणारा त्याच्या कामावरच्या पोशाखावर उत्तम दर्जाच्या पोशाखावर दाग पडावा काय आश्चर्य कि नाही तू पडला का तुम्ही एवढा निर्माण राहा नाही पडलाय ना बाबा निवृत्त कसा कर, होईल आता विचार कर कारण त्या पडल्याचं कारण काही तुला सापडत म्हणाधिकालापासून हा भोगतो आहे त्याचं उत्तर खूप उणी दिलं नाही अनादी त्याचं उत्तर दिलंय आता त्याबाबतही ज्या आता आपण शंका निर्माण करणार आहोत किंवा शक्य आहे त्याच्या शंका समाधान दादा निर्माण करून ते संपलेलं आहे की यांना जेव्हा उत्तर देता येत अनादी म्हणतात प्राणवता म्हणतात असं काहीतरी सांगतात ओढ ओढवीची देतात मुस्कट जागीची देतात दादानी दिलेल्या आम्ही मुस्कट उत्तर देण्याचं काही कारण नाही पण आम्ही दिलेल्या उत्तराची खोली तुला समजत आम्ही काय करायचं हे त्याचं खरं आहे कारण दोन जीव या शब्दाचा विषय झाले किंवा विस्मरण झालेलं आहे त्याला जीव हे सोडणे त्याला शब्दाला विस्मरण निवृत्त करण्याच्या बाबतीत यश आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा काढ मात्र संबंध नाही त्याला त्याचं विस्मरण घडलं म्हणून आपलं कस विस्मरण कडे आपल्याला स्मरण झालं तर त्याचं नवल झाल्याचं नवल विचार करा न आपल्याला असं दिसून येईल की आपण आपल्याला विसरलो कसे हे खरं नवल आपण आपल्याला जाणायला लागलो तर त्यात काय मोठ नवल काय आपण आव्हतच रोग दूर कसे गेलो याचं महत्व जागत आहे जवळ कसं आलो याचं काय महत्व त्याचं काही महत्व नाही आवडतच एक आहे विस्मर निवृत्त कर शब्द महत्व है स्मरण कर बाबी शब्द ही महत्व नहीं विचाराने विचारा बैठी गोष्ट समझे खरोखरी अंतकरण होने की जी योग्य है विस्मर निवृत्त हो स्मरण व विस्मरण याहून विवर्जित आत्मस्वरूप आविष्कृत होण्याकरता अंतःकरणाच्या ज्या योग्यतेचा विचार शास्त्रकारांनी केलाय त्या योग्यतेच जर अंतकरण असेल तर खरोखरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे याच्या पुढे बोलणे नाही ऐकणे नाही अध्ययन नाही अध्यापन नाही काही नाही ती आत्मस्थिती आहे पण तसं काही कारणाने घडत नसल्यामुळे अनेक प्रतिबंधाचं ते यादी या दिले आपण त्या सगळ्या प्रतिबंधापैकी कोणता असेल हे आता आपण सांगू शकत पण त्या प्रतिबंधामुळं आपल्याला शंका येते की मी असं होत तर हे पुढे आघडत नाही तो सार्थ बरा बडा बच्चा तो किंवा डोकताय त्याचा विचार माणसाला सुचव कोणत्या उपायच्या अर्थाने ते म्हणले त्याच्या अर्थात कसं झालं की कुठल्या शासनावर रोडवायचं ते कळत नाही असं असं होईल होईल मग ते पण दिलं आम्ही तुमचा कबरा होता नाही त्याच्यावर हे बघा हे हे काय आता बाजूला पाहिजे व्हायला पाहिजे या शब्दाचा अर्थ व्हाव असा आग्रह तुम्ही प्रयत्न करा झाला असं चांगली गोष्ट आहे नसण्याचा प्रयत्न करा ना प्रयत्नापर्यंत तुम्हाला नको सांगितले काय पूर्वी केला जातील आता करा स्वरूपाच स्मरण झालं हे ठरवण्यासाठी कशाने ओळखायचं काय त्याच्या खुणा त्याच्या खुनात चालल्या द्या ह्या खुना तुम्हाला बांधवून दिल्याचं त्याच्या त्याने हे दुसऱ्याची नाडी बघताय ता त्या माझा सारा जन्म गेल्या नाडी बघता मी पूर्वी शरीराचा डॉक्टर पण कोणाच्या नाडीवर आठ ठेवित नाही आता, हो, ना आता नाडी कशी बघावी तेवढंच फक्त सांगतो नाडी ज्याची त्यांनी बघायची ज्याची त्याला व्यवहार सुद्धा बघताय की तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो लोकांची नाडी बघताय आता आता तो डॉक्टर जरा वेगवेगळ्या शिक्कावरून बाहेर पडलेल्या असल्या कारणाने त्यांना कळत नाही पण पूर्वीचे डॉक्टर मी असे पाहिले आहेत आता आहेत माझे मी त्यांच्या संगतीत राहतो ते आपल्या आपल्या नाडीवर असा हात ठेवून बघतात काय झाल्याचं सांगतात आणि त्याप्रमाणे आपले आपले उपचार घेतात अजून काय असलं पाहिजे आपली नाडी बघू शकतो तशी आपण आपली नाडी बघायची कुणाला सांगायचंय आपल्या मनात असं गुरुजी मनात असं फार सोपाय असं कसा म्हणायचे गुरुजी तुमच्या मनात काही सापडू नाही तर मुक्त काही सापडू नाही काम सापडतो क्रोध सापडतो नको त्याचं चिंतन सापडतं हे सगळं ठीक आहे पण आम्हाला जमत नाही म्हणतो एवढा म्हणतो वा माझ्या फार का शाणात मी खरं काय रे तुझं उत्तर नाही मला आपल्याला असं कीर्तनाला प्रवचनाला गेल्यावर असं वाटत काय माणूस बोलतो हो अगदी फुटवण्यासारखी अक्षर बघा मोत्यासारखी मजूर घ्यावी असं <laughs> वाटतं प्रवचन सांगलं म्हणजे म्हणतो का हो तुमचं कसं काय म्हणतो माझ्यासारख्या तीन जोडा बनतोसारखा दुखी मी का असं काय अनेक लोकांचे असे हताश झाल्याचे उद्गार माझ्या कानात आहे त्याचे सूक्ष्म असे काही महात्मे पाहू शकलो की ज्यांचे स्वतःचे पूर्ण उद्गार आहेत म्हणून आमची प्रवृत्ती तरी त्यात राहिली आहे नाही तर आपल्या सारख्याला काय ह्यातलं समजायचं बरं का आम्ही समजू नये अगदी मला त्या रेडा रेडा असल्या काय म्हणतात पण आम्ही बुद्धीनी तर रेडे खेळ असं काही महात्म्यांचं जीवन आम्हाला बघायला मिळालं या शास्त्रसंस्काराप्रमाणे पाहिला असताना त्यांची खरोखर अशी बुद्धी होती की त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी विद्येचा लेश नाही अशा मोहिमेत राहणारे होते हे महत्वाचं आहे सोळा माणसाला नेहमी वाटतं वा आता काय आता काय अडचण नाही तो जीवन निर्माण झाली असेल का होत हे बरोबर असेल काय तुम्हाला वेळेला वाटत आहे यात काय अर्थ आपला आपला प्रपंच बघावा हेच भरशो तुम बघ ना ज्ञानेश्वर महाराजांचा विचार बरोबर का ज्ञानेश्वर महाराजांना विचार तुमची काय सांगताय का तुम्ही बरोबर आत्मरूप केले म्हणजे हो केले कसं केले सांगा बघून किंवा श्री निवृत्ती ठेवलेला असो जे स्थिती ते काय दिवस येते म्हणजे मी काय सांगू तुम्हाला वाढीन ते सांगता येत नाही मग ज्ञानेश्वर महाराजांना सांगता आलं नाही मी म्हणत नाही पाहुली म्हणते म्हणत आपल्याला कसं सांगते अनुभव बोलायचं ना अनुभवाची गोष्ट नाखर सामान्य गोष्ट आहे कसे गोड आहे यापेक्षा कुणी जास्त होऊ शकणार नाही कोणाला हे ना सगळे लोक त्याचं पृथककरण करतात साखरेच आणि उसाची पुन्हा हे साखर रस करून तयार करतात करता। त्या कारखानदाराला दोन विचार की साखर कसे तुझी गोड आहे तू गोडा म्हणजे कशा गोड आहे तसं नाही नक्की सांग गोड म्हणजे काय तो म्हणाले बघ हे सांगायचं ते तू खाऊन तसं ते शेवटचं उत्तर आहे साखरेच्या बाबतीत जर खाऊन पाणी त्याचं उत्तर असेल तर याही बाबतीत तीच गोष्ट आहे कोणाला विचारायचं कारण नाही कोट्यवधी ग्रंथांचं वाचन केलं वा वर्णन ऐकलेलं असत एक क्षणाचा अनुभव भारी होतो तो कोट्यवधी ग्रंथांचं वाचन भारी होत दुःखाबद्दल तुम्ही चिंतन करा म्हणजे तुम्हाला कडे कुठे तुम्हाला तुम दुःख सततच हे चालत नसतं शब्दात काही पर्यंत ठीक आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर त्याचं स्मरण काय असणार म्हणून शब्दाच खंडन ज्याला विस्मरण झालंय त्याच्यासाठी शब्दाचं खंडन त्याच्यासाठी शब्द हा बहुसार त्याच्यासाठी ते फार वर्णन आहे त्यापर्यंत केलेले वर्णन त्याला धरून आहे आता जे खंडन चाललेलं आहे ते त्याच्यासाठी खंडण चाललं नाही आत्मस्वरूपाच्यासाठी खंडन चाललं प्रकाशनिवृत्ती हा भाग निराण हा घट आहे चिदाबाच काम वृत्तीच जर हे काम असत तर वृत्ती घट हा का फरक आहोत एक समजू म्हणायचं पण अप्रकाशितच आहेत शेवटी जडत आहेत वृत्ती आत्मस्वरूपाच्या बाबतीत वृत्ती या शब्दाच्या द्वारे आत्माकार होऊन आत्मविषयक असलेले जे आवरण विस्मरण ते निवृत्त करून ती वृत्ती निवृत्त होते असल्या कारणाने तो त्याचं प्रकाशन करण्याच्या ऐवजी तिथे विलीन होतो म्हणून फलव्याप्ती फलव्याप्ती नाही म्हणजे शब्दाचा उपयोग वृत्ती व्याप्ती आहे तो प्रसिद्ध आहे स्मरणदानामध्ये प्रसिद्ध म्हणजे वृत्तीव्याप्ती वृत्ती त्याची कीर्ती महत्व मानलंच पाहिजे तिथपर्यंत त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग नाही मुला बरं मॅट्रिकच्या परीक्षेला पोहोचवायला जात होत तर गेलं म्हणजे काय ते त्याच्या परीक्षेची ती एक मर्यादा आहे ठरलेली आम्ही तिथपर्यंत गाडी मोठा खायला काहीतरी डबा बिबा घेऊन तिथपर्यंत जायच त्या हॉलमध्ये आता बघून आमचे कपाटवर लिहिलेले आम्ही काय तुला का माहीत नाही हॉलमध्ये एकदम प्रश्नाचं उत्तर लिहायचं बाकी काय माहित नाही तिथे काय का करत आम्ही मोटार ठरवली तिथे भेटून गेलो कपडे दिले ए दिल्या सगळं अगदी काय विचारत असे ने एवढे एकच आम्ही असे सांगितलं की तुझा पेपर सुटल्या वेळी आम्ही गाडी घेऊन इथे आज राहू बरं इतकं नाही तू जर कसं वाटत असल तर आम्ही ते बसून राहतो पण बाहेर आमचं काय तिथे काम नाही ते मुलं फार तो परत आमच्याकडे बघत असताना आमच्याकडे बघू नका आता आता आमचं काही काम नाही तो तुझी परिक्रिया अगदी मुलगा आतला तरी तीच करता दुसरा कोणता आतला तरी तेच करता त्यात काही बरोबर परीक्षेच्या वेळी आपल्या धरण असतं तिथे कोणी येत नाही त्या काही विचारतो म्हणतो मी तो इथे उभा आहे ना तू तू काय लिहावंस तुला काय सांगावं याच्यासाठी मी उभा मी तू काही बोलत बोलत करीत नाहीस ना ज्याला शॉर्टकट म्हणतात त्या मार्गाने तू त्याचा अवलंब तू करीत नाहीस ना एवढं पाहण्यासाठी मी म्हणजे तिथे जोड चुकीचं वागू देऊ नये उपयोग बाकी काही तोही उपयोग करीत नाही आता आता काही मास्तर लोक लिहून देतात ते भाग दे तू लिहून येत आहे काय म्हणा उत्तर आहे तो तू उत्तर मी सांगत नाही तो म्हणला प्रश्न समजला नाही प्रश्न वाचून दाखवतो म्हणतो सांगत नाही मी त्याचा अर्थ अर्ध चांगला म्हणजे अर्ध उत्तर चांगलाय प्रश्नाचाच अर्ध उत्तर आहे काय करायचंय सांगत नाही शांना माणूस पण तू तुझी काय बुद्धी असेल ते तुला ठाच हा प्रकार आहे आवरण निवृत्तीपर्यंत वेद शास्त्र गुरु त्यांचा शब्द त्यांची शक्ती आपल्या कणवृत्ती सगळे जे प्रेरितात एकदा आवरण निवृत्ती झाली कीवृत्ती बरोबर त्या परीक्षेच्या हॉलच्या दारापासून वृत्ती त्यातला अहमभाव सगळे निघून जातात फक्त ब्रह्म शिल्लक आणि आपण खास स्वारी शिल्लक असतात तुम्ही जास्त बोलण्या शब्द मी बोल दो पाहिजे दोन शब्दाने काही अर्धानी म्हणून महाराज म्हणतात आवरण निवृत्ती करणं हेच फक्त शब्दाचं काम आहे स्मरण करून देणं हे शब्दाचं किंब होणार शब्द स्मरण आणून प्रसिद्ध तरी येथे हा काय सांगावे शब्द स्मरण करून देण्याविषयी प्रसिद्ध आहे हे खरे तथापि ब्रह्मवस्तूचे ठिकाणी स्मरणातही ना संबंध नाही फार काय सांगावं आत्मस्वरूपाची विस्मृतीमुळे श्रदायामध्ये अनंत दुःखी जीव गोपतो त्याला यथाच आत्मस्वरूपाचे स्मरण करून देण्याविषयी श्रोती शुर्ति, श्रोतिरूप शब्दाची प्रसिद्धी आहे या वर्णीचे पुरापर्यंत व्यवहार दश्दाचा चांगलपणा वर्णन केला व तो व्यवहार दशेमध्ये खराही आहे हे पुन्हा निले दादा की व्यवहार दशेमध्ये तो ठीक आहे परंतु वास्तविक परमात्म स्वरूपाला शब्दाने काय प्राप्त करून दिले किंवा परमात्म स्वरूपाचा कोणता वृत्त केला अशा तात्विक दृष्टीने विचार केला तर परमात्म स्वरूपाशी शब्दाचा कोणत्याही इथे संबंध नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी या उमेच्या उत्तरार्धापासून हे प्रकरण सांगितले प्रकरण समाप्तीपर्यंत हेच सांगितलं अतिसूक्ष्म असल्यामुळे एकानेक दृष्टांत दिले आहेत कोणत्या दृष्टांतानं तुम्हाला एक गोष्ट समजेल बताली आजादी मे हा विषय होता इतक उदाहरण विस्तार का विषय अतिशय सूक्ष्म आवरण निवृत्ति का प्रकाशक आवरण निवृत्ति पेक्षा वेग तुम्हें वृत्ति च लक्षण ऐसे का विषय प्रकाशकत्व अवृत्ति व्यतिरिक्त दुसऱ्या स्वरूपाचा असूच शकत नाही असं ते उत्कृष्ट दिले ते बघा विषय प्रकाशन हे अविद्या निवृत्ती व्यतिरिक्त दुसऱ्या स्वरूपाचं ते असूच शकत नाही म्हणणं काय आणि अविद्या निवर्तक परिणाम म्हणणं काय जवळ जवळ सारखंच आहे दोन्ही त्यामुळं अतिसूक्ष्म भेद असल्या कारणाने कोणाच्या सहजी लक्षात नाही तो लक्ष यावा यासाठी शंभर दृष्ट्यांचं दे सगळे शंभर दृष्टांत एकासाठी नाहीये कोणाला ना कोणत्या दृष्टांताना बरोबर ते पटेल हे काही नक्की सांगता येत नाही म्हणून महाराजांनी प्रकरण म्हणजे एकोणनव्वद वगैरे सिद्धांता सांगायला एकोणनव्वद वगैरे कशाला असं सहज माणसाला वरपूर्ण पाहता वाटत पण नाही अतिसूक्ष्म विषय असल्या या दृष्टांताने नाही त्या दृष्टांताने या पद्धतीने नाही त्या पद्धतीने ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने पण आपल्याला कळाव या बुद्धीसाठी म्हणून महाराजांनी हा विस्तार केलाय नाही प्रकरण इथे संपलेला आहे एवढ्या एवढ्या अर्धामध्ये शेवटी तरी महाराज हेच सांगणार आहेत पण हे सांगण्यासाठी एखाद्याला एखाद्या तर्काने पटेल तर एखाद्याला त्या तर्काने पटणार नाही दुसरा तर्क तिसरा समजेपर्यंत सांगितलं पाहिजे म्हणून एकोणनव्वद वगैरे द्वारे हाच विषय पुन्हा महाराजांनी प्रतिपादन केला असल्या फक्त या समजून घ्यायची गोष्ट एवढीच आहे की विस्मरणाचा अंगीकार करून स्मरणदान करण्यात शब्दाच महत्व स्वस्वरूपाला विस्मरणाचाच अंगीकार नसल्या स्मरणदानाचा प्रश्न निर्माण होतो किंवा या विस्मरणाचा आशय तो असे त्याला स्मरणदान करून देण्यात शब्दाची कीर्ती बरोबर अपरोक्ष स्मरणदान सुद्धा म्हणून त्याचं महत्व आहे पण बरोबर येत नाही ही मात्र गोष्ट अगदी जवळ म्हणजे आम्ही आत्ता सांगितलं परीक्षेच्या दारापर्यंत आम्ही जाऊ शकतो परीक्षेचं दार संपलं की तो त्याचा राईड संप पायरा आमचा मुलगा मुलगाय आमचा पण आहे म्हणजे आश्रयचा असेल त्याच्या दृष्टीने शब्दाची कीर्ती काय बरोबर आहे आत्मा हा विस्मरणाचा आश्रयच होऊ शकत नसल्यामुळे स्मरणाचाही तो आश्रय होऊ शकत नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे त्याचा विशेष विस्तार अजून आपल्याला करायचा एवढ्या हे संपलं नाही आता तर सुरुवात आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम श्रीदेव परमात्मा स्वरूपाविषयी शब्दाचा का उपयोग होत नाही याचे कारण दृष्टांतपूर्वक अठरावी पर्यंत सांगतात हा आत्मा अकृत्रिम स्वरूपाचा स्वसंवेद्य असल्या कारणाने या अकृत्रिम स्वतसिद्ध स्वसंवेद्य परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आणि याच स्वयंप्रकाशक निरपेक्ष कोणाच्या अपेक्षेने याचं प्रकाशन नाहीये सूर्यादिकांचं भौतिक प्रकाशकांच कसा आहे हे सापेक्ष प्रकाशक आहे भगवंताच्या प्रकाशाने प्रकाश प्रकाशित होऊन म प्रकाशित करणार होणार आहे किंवा अन्याला प्रकाश देणार आहे पण आत्मांना सुद्धा याच्या पदच्छेदाविषयी वाद आहे स्वसंवेद्य पद हे ज्ञानेश्वर महाराजांचं पदच्छेदाच्या दृष्टीने थोडस विचारास्पद आहे त्याच कारण कि स्व म्हणजे स्वतः संवेद्य शब्द का स्वतः हो पदच्छेदी आद्या वेद प्रदीपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा स्वतः स्वतः जाना योग्य अर्थ के साथ अतिशय चंवेद्य विषय पक्का अक्का अविषय को विषय होना विषय कर रहे सण पा अर्थात द्वारे वृत्ति ज्ञान है जाना तो अविषय है आता राहायला खास स्वतः असणारी तर तो स्वतःचा स्वतःला होत नाही तर अनेक प्रतिपादन केले म्हणजे घट्टा बरापूर असतात पुन्हा कधीतरी विषय होतात एकाला विषय होत नसला तर दुसऱ्याकडनं कोणाकडनं तरी विषय होतो त्याला कुठेतरी जागा आहे याला कुठेही विषयत्वाला जागा नसल्या छेदक ने हो। पुन जी धर्मांति हैत्म कोकाशन न स्वायत्त है प्रकाशन स्वतः हाथे स्वतः प्रकाशा तो प्रकाशा तो, तो शब्दा शब्दा उपकारा गरज नहीं शब्द ने मनुष्य आत्मज्ञान होते शास्त्रकारा कुछ ही संगित नहीं काज चाहिए शब्द ने संग कारण इतक नवे तो शब्दा प्रकाशन होता है ज्ञान होतं काय प्रकाशन होतं काय एकच आहे शब्दाला अविषय असल्यामुळे अवाच्य असल्यामुळे ज्ञेहत्वा छेदक धर्माचा सर्वतोपरी अभाव असल्या तो शब्दाच्या वाच्यवृत्तीला विषय होत नाही कोणत्याही वृत्ती ज्ञानाला तो विषय होत नाही का त्याच कारण महाराजांनी दिले तो स्वतः स्वयंप्रकाशन म्हणून आत्म बोलाची काहीच उपेगा नवचे आत्म्याला या बोलाचा काहीही उपयोग होत नाही अविद्याआधी प्रतिबंध निवृत्त करण्यामध्ये मात्र शब्दाचा उपयोग मानलेला अवित्यादी उजड़न का सबका करते खरा सूर्य प्रकाशाने प्रकाशित हो सारा जरूर तरी त्याला उजळणारा कोणाला उजळणारा त्याला प्रकाशित करणारा कोणी नाही त्याला प्रकाशन करणारा कोणी आहे असं म्हणणं चुकीच आहे तर स्वतः स्वतःच्या प्रकाशाने विराजमान आहे तर त्याला अजून कोणाची आवश्यकता आहे त्याला कोणाचीही आवश्यकता नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाच्या मदतीची गरज नाही शब्द मदत कशाची करून देतो मदत स्मरण करून देण्याची मदत करतो स्मरणाचं साह्य आपण स्वरूपाच्या ठिकाणी लागत का लागत ना नाही व्यवहारामध्ये जे घडतात शब्द उभयोगाला पडतो त्याचं एकच कारण शब्दोच्चारण करणारा वेगळा असतो आणि त्या शब्दाने ज्याच स्मरण करून द्यायचं असत तो पदार्थही निराळा असतो आणि ज्याला स्मरण करून द्यायचं तो एक तिसरा असतो या तीन गोष्टी तिथे असल्या कारणाने स्मरण करून देणारा शब्द तिथे उपयोगी पडतो ही गोष्ट खरी आहे पण आत्मा मुळचा जर ब्रह्मच आहे तर असा असल्या कारणाने त्याला आता स्मरण करून देणारा शब्द सहाय्य काय असं कसं म्हणता येईल त्याला शब्द सहाय्य करू शकत नाही त्याचं कारण त्याच त्याच आहे म्हणून दुसऱ्या गोष्टीच स्मरण करून द्यायला ते ताथा ताथा की ठीक आहे पण माझं मला स्मरण करून देण्याच्या शब्दाची गरज नाहीये शब्द शास्त्र देव है शास्त्रकार अविद्याम विस्मरण निवृत्ति मध्य शब्द का उपयोग मानने का आत्मदर्शनी आकाश है आत्मस्वरूपा प्रतिबंध निर्माण करना जो विस्मरण है मोल है अविद्य अद्यू विस्मरण अर्थात ते आवरण निवृत्त करण्याच्या बाबतीत कदाचित शास्त्राचं महत्व आहे ते आम्ही मान्य करतो अवघे शास्त्री अविद्या विनाशाची पात्री वाचून न होतो स्वतंत्र आत्मबोधी मग तो काय कसा काय होतो मग आत्मबोध होतो का नाही होतो तर एरू निर्मळू मी प्रकाशे स्वय निर्मळ आहे मला अविद्येचा मळच नाही म्हणून स्वय प्रकाश अगदी या शब्दात महाराजांनी तिथे स्वय स्वसंवेद्या शब्दाचा अर्थ स्वय प्रकाश मी माझा स्वतः प्रकाशित होतो माझ्या प्रकाशाने मी होतो मला त्याची आवश्यकता नाही मी निर्मळू आहे म्हणून मी स्वय आहे या अविद्येचे एकच काम आहे त्या दर्शनामध्ये आढळ प्रतिबंध करणारी जी अविद्या तो अविद्येचा मळ निवृत्त करण्यात आविद्येचा प्रतिबंध निवृत्त करण्यात आवि शब्दाच सामर्थ्य आहे सामर्थ्य आहे शास्त्र त्या मळाला निवृत्त करतं हे मात्र सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ना? जर जर हे नाम हे नाम जीवाला, जीवाला, जी ना, जीवाला किंबहुना आत्मविस्मृत अशा चैतन्याला जीव ही संज्ञा दिली जात म्हणजे जीव चैतन्य मग स्वस्वरूपाला विसरलेल्या चैतन स्मरण कर उपयोग सब्दा का संबंध आत्मविस्मृति जीवाला विस्मृति निवृत्त कर बाबती अभिध्य मल निवृत्त कर बाबती मानले महत्व है स्वतंत्र उपयोग नहीं महाराज वर्णन करना है वर्णना विचार धरू अभ्या सगले निम लक्षा घमस्वरूप स्वयंप्रकाशत्व निर्विकारत्व निरुपाधिकव निर्विशेष सत्साम स्वरूप विवर्जित्व हा सगि विचार कर प्रकरण ऐसा पूर्वी एक गोष्ट लक्षा पे ही की तत्वता जीवाला आत्मविस्मृति हो विस्मृति ऐसी हाथ ने अपने आत्मवस्तुला उद्देशन कृपालू अशा एखाद्या श्रोत्रीय ऐक्याचा अगदी प्रश्न प्रतिवचनात्मक अशा पद्धतीने असंदेह हो ज्ञान निर्माण करून दिलं आणि असंदेह हो ज्ञान निर्माण करून दिल्यामुळे वापदेशामुळे वा, वा शब्दामुळे त्या जीवाला उद्या स्मृती झाली आणि आत्मस्वरूपाच म्हणायला या शब्दाची माझ्यावर फार मोठे उपकार आहेत शब्द हा बहुसार उपकाराची राशी का त्याच कारण मी किती दिवसापासून माझ्या स्वरूपाला विसरलो होतो हे मला ठाऊकी नव्हतं पण या श्री गुरुंनी या महावाक्याने अर्थात शब्दानी माझ्यावर थोर उपकार केले माझ्यासमोर